श्रीपादशी वल्लभ न हरि दत्ता या दिवांद सरस्वती सर्वे नात पाीपादशे वल्लभ न हरी दत्ता या दिगा वासुदेवांद सरस्वती सर्वे ना पाठ उत्तमहात अध्याय एकोणाविसावा श्री गुरुदत्ताय नम गुरु शिष्याला पुढे सांगू लागले शंकराने अवतार घेतल्यावर स्वतः पार्वतीने अवतार घेतला व ती कन्या झाली रेणुका नावाची पुण्यशील कन्या मनात केवळ शिवाचेच ध्यान करी जमदग्नी हाच शिव जाणून रोज ती त्याच्या चरणाचे चिंतन करीत असे तिचा निर्धार जाणून रेणुराजाला संतोष झाला त्याने जमदग्नीला बोलावून कन्यादान दिले जमदग्नीने तिचे पाणी ग्रहण करताच त्या साक्षात पार्वतीने हृष्ट होऊन प्रीतीने त्याची सेवा आरंभिली मग जमदग्नी वनात आश्रम करून राहिला तेथे त्यांनी अग्निहोत्र व तपाचरण आचरले पतीव्रता रेणुका पती चित्ताला धरून सर्वथा अनुकूल वागू लागली देवी सुद्धा स्तुती करत असत रेणुकेला चार पुत्र झाले वसुमंत वसु सुक्षेण वसु। व विश्वासु चौघेही धार्मिक वेदशास्त्र पारंगत होते देवांनी ज्याची प्रार्थना केली होती तो अवतार धरुण रेणुकेचा उदरी आला तो स्वयंभू असूनही भक्तांच्या कैवाराने तसा जन्म पावला वैशाख शुक्ल तृतीयेच्या दिवशी सिंह लग्नावर मध्यान समयाला ऋषिकेशीने भार्गवराम ह्या नावाने सहावा अवतार धारण केला भृगुच्या वचनानुसार परशुधर हा क्षत्रियाप्रमाणे झाला त्याने वेदशास्त्रांची पठन करून ब्रह्मचर्याचरण केले तो तपश्चर्या करून शंकराला संतुष्ट करून धनुर्वेदाचा अभ्यास करून शास्त्रास्त्रात निपुण झाला शंकराची आज्ञा घेऊन तो पित्याच्या घरी आला व मात्या पित्यांची सेवा करत आज्ञाधारकाप्रमाणे राहू लागला तो परमधार्मिक मातृपितृसेवक व विवेक संपन्न होता त्याला ऋषी मानत असत त्याच्या रूपाने स्वतः नारायण पुत्रत्व पावून गौरीहरूप रूप मातापित्यांची सेवा आचरित होता राम नित्यवनात जाऊन समीधा फळे आणून देत असे व सन्निध राहून आज्ञा पाळी पवित्र जमदग्नी ज्यांना पत्नी अनुकूल व चारही पुत्र स्वाधीन ते नित्य अग्निहोत्र चालवीत एकदा रेणुका स्नानाला नदीतीरावर गेली मनात पतिचिंतन होते त्यावेळी गंगेत गंधर्वराजाबरोबर स्त्रिया घेऊन क्रीडा करीत आला एखादा दिसावा तसा तो दिसत होता सर्व सुंदर स्त्रिया अनेक प्रकारचे अलंकार व भूषणे घालून पाण्यात निशंकपणे मदभराने क्रीडा करीत होत्या सुगंधी पुष्पांचा घमघमाट दरवळलेला होता त्यामुळे भ्रमर सुगंधाकडे धाव घेत होते व प्रेमाने गुंजारव करत होते त्या स्त्रियांच्या अंगावर गजरे तुरे व हार शोभत होते त्याचप्रमाणे रत्नजडित अलंकारांनी त्यांचे शरीर शोभत होते गंधर्व राजाने अंगावर चंदनी गंध कस्तुरीचे लेप लावले होते व दिव्य वस्त्रे पांघुरुण तो स्त्रियांची रममाण झाला होता तसे ते क्रीडा कौतुक पाहून रेणुकेच्या मनात हर्ष झाला ह्यांचे सुख किती उत्तम असे मनात येऊन ते दृश्य अनिमिष पाहू लागली दैवाची गती किती विचित्र आहे मोठमोठ्यांनाही भूल पाडते रेणुकासती विख्यात आहे तिने वस्त्रातून पाणी बांधून आणले तर ते यत्किंचित पाझरत नसे असे जिचे पातिव्रत्त्य जी स्वप्नातही परपुरुषाला पाहत नसे तिला भूल पडली व ती परपुरुषाची क्रीडा पाहू लागली त्यामुळे तिच्या पातिव्रत्याला उणेपणा आला त्या क्षणी ती मनात भ्याली व म्हणाली मी वर डोळा करून हे काय पाहिले हे असे कसे झाले आता माझे पती निश्चित माझा त्याग करतील माझे आता काय होईल उभय लोक मला अंतरतील हे माझ्या दुर्दैवा का अशी दुर्बुद्धी धरलीस हे शिवा परमेश्वरा माझ्या पतीला कोप ये न येवो अशी भयभीत होऊन मस्तकावर पाण्याचा घडा घेऊन रेणुका स्वतःच्या सदनात परतली तो दारातच जमदग्नी साक्षात अग्नीप्रमाणे उभा असलेला तिला दिसला रेणुकेला पाहताच त्याला मनात सर्व उमजले तू स्वतःशी म्हणाला ही धैर्यापासून च्युत झाली म्हणून हीची ब्राह्मि लक्ष्मी नष्ट होऊन ही दीनमुखी झाली आहे मुनीने कोपायमान होऊन तिचा अनेक प्रकारे धिक्कार केला तो म्हणाला तुला हे घर आता सुटले मला तोंडही दाखवू नकोस मी एक दरिद्री ऋषी अंगाला राख आणि वल्कली सदैव मनात राहणारा आमच्या येथे तुला कंदमुळे व फळे हा आहार मिळणार तोही वेळेवर आम्हाला मिळत नसतो आमच्या इथे चंपक मालती शेवंती बकूल, इत्यादी फुले स्वप्नातही दिसावयाची नाहीत तुला येथे फार खंत वाटेल येथे खडक हाच निजायला पलंग शिवाय अन्य उठणे येथे कोणाला ठाऊक आहे येथे राहिल्याने तुला फारच कष्ट होतील हो माचा धूर डोळ्यात जाऊन डोळ्यातून धल ढळढळा पाणी वाहेल एवढे कष्ट कोण सोसेल तुला जेथे सुख होईल तेथे नाना खेळ खेळण्यासाठी तू कुशाल निघून जा राजाचा आश्रय घेतलास तर तुझे पोट चांगले भरेल हातात पाटल्या आणि गोठ येतील व डोक्यावरची पाण्याची मोट टळेल राजा बरोबर नांदशील तर सगळे सुखभोगशील व सुखाने क्रीडा करशील आता येथे कशा करता येतेस तू माघारी जा मी तुला उंबरा ओलांडू देणार नाही आता मला तुझा वाराही नको जाराकडे निघून जा स्त्री तिच्यामुळे प्रिय होत नाही आपल्या कार्याकरता ती प्रिय होते असे श्रुती सांगते तुझे माझे नाते आज तुटले परपुरुषाच्या रंगात रंगलेले हे तुझे मन आज माझ्यापासून दूर गेले आहे व विटले आहे जिनारी पररंगाने रंगली तिला तत्काळ दूर टाकावी असा विचार जाणत्यांनी निश्चित केला आहे तो बरोबरच आहे तेव्हा आता तू जा वाटेल तो मार्ग पत्कर आवडेल त्या पुरुषाबरोबर राहा हे माझे सत्यवचन आहे हे क्रूर भाषण ऐकून रेणुका थरथरा कापू लागली ती फार खिन्न झाली भय भीत झाली व काहीही न सुचे नासे होऊन गडबडली तिच्या नेत्रातून ढळढळा धल पाणी वाहू लागले मुख वाळून गेले अंगाला घाम सुटून नेत्रे नेसलेले वस्त्र भिजवून गेले बोलायला तोंडातून शब्द उमटेना बुद्धी सर्वथा खुंटली गहिवराने गळा दाटला आणि अंगचे वस्त्र सुटले तिचे पाऊल उचले संतापाने अंग जळून कोरडे पडले सर्व धैर्य संपले व ती काळी ठिक्कर पडली लाकडाच्या पुतळीसारखी रेणुका निश्चल झाली दाराशी उभ्या असलेल्या तिला जमदग्नी पुन्हा म्हणाले टवळे इथून गेली नाहीस तर तुझा प्राण घेईन माझा क्रोध अतिशय दारुण आहे माझे कठीण मन तुला माहीत नाही इथून सत्वर जा माझा कोप आणि वार आहे मुनीश्वर बोलत आहेत तोवर रेणुका मनात विचार करू लागली एकदाच सुकुन अन्याय घडला आहे मी पतीचे पाय सोडणार नाही अपाय होव किंवा उपाय मी येथून महाघारी जाणार नाही पतीने जरी मारले तरी पाप जाईल पुढे दुर्गती होणार नाही अशा विचाराने तिने मन निश्चळ गेले जमदग्नीने पुन्हा पुन्हा सांगूनही ती महाघारी परतली नाही तेव्हा त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राला वसुमंताला हाक मारली वडिलांची हाक ऐकून वसुमंत तेथे आला जमदग्नी कोपाने त्याला म्हणाला पुत्रा हिने पाप केले आहे त्यामुळे मला संताप आला आहे तरी हिची मान तत्काळ तोडून टाक मागे पुढे पाहू नकोस वडलांचे हे बोलणे ऐकून वसुमताने त्यांचे पाय धरले व म्हटले रागाचे शमन करावे एवढा कोप करू नका आईच्या मोठे दैवत नाही असे शास्त्र सांगते तेव्हा हिच्या ते आपल्याला शाश्वत दुर्गती प्राप्त होईल भूलाने असे म्हटल्यावर पित्याला क्रोध आला तो म्हणाला हा उद्धटपणे मलाच नीतीचे धडे शिकवितो आहे पिता जिवंत असता त्याचा शब्द पाळणे हा पुत्राचा धर्म आहे त्या धर्माचे ह्याने उल्लंघन केले असल्याने ह्याला भस्म साथ करतो असे रागाने म्हणून जमदग्नीने तू जळून जा अशी शापवाणी उच्चारून त्याच्याकडे क्रूर नजरेने पाहिले तेव्हा वसुमंत तात्काळ जळून गेला मग जमदग्नीने दुसऱ्या पुत्राला वसूला हाक मारली व सांगितले हिचे शीर सत्वर छेदून टाक तेव्हा वसुपिताला म्हणाला माता ही पित्यापेक्षा शतपटीने मोठी आहे असे शास्त्र सांगते त्याविरुद्ध आचरण मी कसे करू त्याचे असे बोलणे ऐकून त्याच्यावर क्रोध पावून म्हटले तू ही थोरल्या भावाच्या मार्गाने जळून जा असे म्हणताच तोही जळाला त्याच रीतीने जमदग्नीने विश्वासू व सुक्षेण जाळले चौघे जळून गेले तरी त्यांचे मन दुःखित झाले नाही ते मनात म्हणाले परशुराम अजून वनातून काय येत नाही बरे तोवर समीदा घेऊन हातात परशु धरून परशुराम दारात आला जमदग्नीचा तो केवळ हृदयनंदन होता जमदग्नी त्याला म्हणाले रामा तुझ्या ह्या मातेने महान पातक केले असून हिचे शीर तोडा म्हणून तुझ्या भावांनी ऐकले नाही मी शाप देऊन त्यांना जाळून टाकले आहे तू पितृभक्त आहेस म्हणून आता तुला सांगतो हा परशु चल आणि हिचे शिर छेदून टाक मंजे माझ्या मनाचे समाधान होईल पित्याची आज्ञा ऐकताच रामाने परशु चला व त्याच्या प्रहाराने मातेचे शीर तोडून टाकले कायही त्याची छाती दगडाची म्हणावी की लोखंडाची मान म्हणताच अंतकरणाला पाझर न फुटता तत्काळ ते कृत्य केले म्हणूनच तो महाक्रूर होऊन पुढे क्षत्रियांचा वंशच्छेद करील यात आश्चर्य काही नाही मातेचा शिरच्छेद करण्याचे त्याचे ते धैर्य कधीतरी अस्त पावेल काय झट्ट दिशी परशु मारून चट्ट दिशी मान तोडून पट्ट दिशी पाडून टाकली ती खट्ट दिशी जमिनीवर पडली चळचळा चल शीर तुटताच त्यातून भळभळा भल रक्त वाहू लागले राम ते दृश्य पाहात होता परंतु त्याचा गळा दाटून आला नाही त्याचे ते शौर्य पाहून व औदार्य ओळखून ऋषी जमदग्नी म्हणाले हा काही हिंस्त्र नाही परम आर्य असा आहे मग ते शांत होऊन रामाला आलिंगन देऊन म्हणाले शाबास तू बापाच्या वचनावर पूर्ण विश्वास ठेवतोस तू मातेविषयी मोह धरला नाहीस पुण्याचा पुन्या, विचार केला नाहीस त्यामुळे मला आनंद झाला आहे तुझी कीर्ती त्रैलोक्यात होवो मी प्रसन्न होऊन तुला वरदान देतो पित्याचे हे वचन ऐकून रामाने त्यांना बंदन करून म्हटले तात ही माता पुन्हा उठावी चारही बंधू वाचवावेत मला चिरंजीविता सावी, आणि मातेचा वध केल्याचे स्मरण मला नसावे मला सर्वत्र विजय मिळावा कधीही संकटे येऊ नयेत मी सदैव अजय व्हावे व मला दीर्घ आयुष्य असावे रामाने असे मागितल्यावर मुनींनी तथास्तु तू पुढे सांगितले तुला कळी भीती नाही तू चिरंजीवपणी सुखी राहा नंतर शीर जोडताच रेणुका आपोआप सत्वर उठली व बंधूही उठले रामाला फार आनंद झाला मग रामाने उठून मातेचे चरण धरले पुत्राला स्नेहाने आलिंगण देऊन तिने त्याला आशीर्वाद दिला व म्हटले रामा तू माझ्यावर मोठी कृपा केलीस तू चित्तात काहीही खंत बाळगू नकोस ज्या पातिव्रत्याला महत्व देतात ते सांभाळतात त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की चित्त वृत्ती गेल्यास माझ्यासारखी गती ओढवेल अरे काम चित्ता तुला धिक्कार असो अम्हा सज्जनांना का व्यर्थ बुडबितोस अजून तरी शांत हो काम मुळातच फार चावट आहे त्याने भल्या भल्यांचा तोटा केला आहे हा करंटा सज्जनांना बुडबितो तिन्ही लोकात हा मोठा नतभ्रष्ट खोटा आहे हे चित्ता ह्या अशा चोराला का आश्रय देतोस आता तरी सारासार विचार निश्चयपूर्वक कर तुझ्या ठिकाणी काम वासना निर्माण झाली नाही तर परमधाम दूर तेव्हा तू सर्व निष्काम हो मग परमधाम दूर नाही काम सोडता आला नाही तर निदान एक तरी चांगली गोष्ट कर पती चरणाचा ब्रह्मभावाने आदर कर एवढीच इच्छा तू ठेव मग निष्काम असा तू आपोआप आत्मारामच होशील ह्या वेगळा उपशम आवश्यक नाही पतीचे चरण हेच तुझे मोक्षधाम आहे रेणुका आपल्या चित्ताला निरंतर ह्या रीतीने वळवून स्वाधीन करून समरसतेने पती भजनाकडे लावी पती चरण धरून मनादी, मी केवळ पापी नाही वासना उठवून वाईट प्रकार पाहिला ही मोठी भयंकर गोष्ट घडली पाप घालविणारे देहात प्रायश्चित्त दिलेत व तुम्ही शांत केली हा तुमचा कोप म्हणता येणार नाही माझा अनुताप वाढवून पाप पूर्णतः नाहीसे केलेत आता मी खरोखर निष्पाप झाले एवढा दयाळू एवढा कनवाळू या पृथ्वीवर कोण आहे असा प्रती पाळ पाळणाराही कोण आहे बुरखाला सद्धर्माचा उपदेश केला की ऐकताना राग येतो परंतु प्रथम ते विष वाटले तरी अंती ते विशेष अमृत असते आज माझ्यावर हा फार मोठा उपकार केला की मला धर्माचरणात स्थिर केले ह्याच चरणांची जन्मोजन्मी सादर सेवा घडावी हा वर मला द्यावा अम्हा पतीव्रता स्त्रियांना पती वाचून कोण तारणार आहे इह व परत्र पती हाच तारक व निर्धारामचे अंतकरणात आहे अशी विनंती करून रेणुकीने पतीचे मन प्रसन्न केले तेव्हा ऋषी प्रसन्न होऊन तिला म्हणाले तुझे मन शुद्ध आहे मग ती रेणुका आनंदाने व प्रेमाने नांदू लागली पतीला अभेदपणाने ब्रम्ह लागली राम हा साक्षात विष्णू स्वतः वैकुंठधाम असूनही निष्काम असूनही शिवसेवा राहिला जमदग्नी शिवाचा अवतार होते अर्जुनाला दिलेला वर खरा खरा करण्यासाठी साक्षात लक्ष्मीपतीने परशुधरनाने द्विज रुपाने अवतार घेतला गायनेल्याचे निमित्त करुण अर्जुनाशी युद्ध करुण रणांगणात त्याला मारुण मोक्षधामी पाठविला इथे श्रीमत्परमहंसपरीव्रजकाचार्यवर्य श्रीमत्सगुरुदेव श्रीमत्वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री, श्री, श्री दत्तमहात्मेकोनविशोध्याय श्री गुरुदेव दत्तार्पणास्तशे वल्लभ नरे भप्रेया वासुदेवा लसतीदशे वल्लभ नरे भेयांब वासुदेवा लस